अध्याय सावित्री हास्यमुखी ती वेदमाता राजाला म्हणाली हे राजा तुझे वाचित मला समजले आहे तुझ्या पत्नीची इच्छाही मी पूर्ण करीन पण तुझ्या पत्नीला कन्या हवी आहे आणि तुला पुत्र हवा आहे तुम्हाला दोनही योग्य वेळी प्राप्त होती असा वर देऊन ती स्वस्थानी गेली कालांतराने राजाला कन्या झाली ती प्रमाणे सुंदर होती अशोपतीने तिचे नाव सावित्री ठेवले पुढे तिला यवन प्राप्त झाल्यावर द्युमतसेनाचा पुत्र पती लाभावा तिला वाटू लागले त्याचे नाव सत्यवान होते तो सत्वशील होता अशोपतीने सत्यवानाला सावित्री अर्पण केली वर्षानंतर एकदा सत्यवानाला पित्याने फळे आणि लाकडे आणण्यास सांगितले म्हणून तो अरण्यात गेला सावित्रीही बरोबर गेली होती पण झाडावरून पडल्यामुळे सत्यवानास मृत्यू आला यम त्याला बांधून नेऊ लागला तेव्हा सावित्री मागोमाग गेली यम संयमनी नगरीचा स्वामी होता त्याने आपल्या मागे येणाऱ्या त्या सुंदरीला पाहिले तेव्हा त्या साध्वीस तो म्हणाला सावित्री तू मानव शरीर घेऊन कुठे निघाली आहेस येत असल्यास देह सोडावा लागेल कारण या नश्वर देहाने स्वर्गात जाणे अशक्य आहे तुझ्या पतीचे आयुष्य संपले आहे आपल्या कर्माचे फल भोगण्यासाठी तो माझ्या गृही जात आहे सुख दुःख भय शो, हे सर्व कर्मामुळे अनुभवास येते जीव हा कर्मामुळे इंद्रपण अथवा ब्रह्मपुत्रत्व प्राप्त हरी सेवा करून घेतो हरिसेवा करून मुक्त होतो योग्य उत्तम सिद्धीमुळे अमरत्व प्राप्त होते स्वकर्मानेच विष्णुलोक मिळतो कर्मवंशात पुरुषाला देवत्व मनुष्यत्व अथवा राजप्राप्ती होते जसेच शिवत्व आणि गणेशत्व प्राप्त होते तपाने सर्व मिळते क्षत्रियत्व वैश्यत्व मे मेंछत्व जंगमत्व शैलत्व राक्षसत्व किन्नरत्व पशुत्व भिल्लत्व या सर्व कर्म प्राप्त होतात कर्मामुळेच क्षुद्रजंतुत्व कृमित्व दैत्यत्व हेही प्राप्त होत असतात असे यमाने सावित्रीत सांगितले आणि तो स्तब्ध झाला अध्याय सत्ताविसावा समाप्त